वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग पंचेचाळीसावा विश्वामित्रांचे भाषण ऐकून लक्ष्मणासह रामाला पराकाष्ठेचा विस्मय वाटला तो त्यानं म्हणाला ब्रह्मन गंगेचे अवतरण आणि सगरपुत्रांच्या कार्याची पूर्तता हे एक अद्भुतच आपण सांगितले हे परंतपा आपल्या या सगळ्या कथेचे पहिल्यापासून चिंतन करीत असता एका क्षणासारखी ही रात्र आम्हाला वाटली विश्वामित्राने सांगितले त्या शुभकथेच्या चिंतनातच लक्ष्मणासह रामाची ती सगळी रात्र गेली मग प्रसन्न प्रभात काळी राम प्रेसर्व हानी काटोपून तपोधन विश्वामित्रानं म्हणाला रात्र पुण्यमयी गेली जे ऐकण्या योग्य होते ते ऐकले आता ही श्रेष्ठ पवित्र त्रिपथगा नदी तरुण जाऊया आपण येथे आला आहात हे समजल्यामुळे पुण्यकर्मी ऋषींची चांगली बैठक घातलेली नाव झटकर येथे आहे महात्म्या राघवाचे ते बोलणे ऐकून विश्वामित्राने ऋषी मंडळींसह गंगा तरुण नेण्यास सांगितले पलीकडच्या तीरावर पोहोचल्यानंतर तेथील ऋषीगणांचा मान करून ते गंगेच्या गाठी थोड्या बसले तेथून त्यांना ती विशाल पुरी दिसली मग मुनीवर विश्वामित्र राघवासह त्या स्वर्गासारख्या दिव्य आणि रम्य विशाल नगरीकडे निघाले तेथे बुद्धिमान रामाने विश्वामित्र मुनिंना हात जोडून त्या उत्कृष्ट विशाल नगरीविषयी विचारले हे महामुने या विशाल नगरीत हा कोणता राजवंश ना बरे मला त्याविषयी अतिशय जिज्ञास आहे आपल्याकडून मी ऐकू इच्छितो रामाचे ते विचारणे ऐकून मुनिवड याने विशाल नगरीचा इतिहास सांगण्याला सुरुवात केली रामा इंद्राची कथा सांगताना जी मी ऐकली आहे ती तू ऐक या प्रदेशात जे घडले ते थोडक्यात मी तुला सांगतो पूर्वी कृतयुगात दि दिदीला महाबलिष्ठ पुत्र झाले तसेच अदितीला अत्यंत धार्मिक पराक्रमी महाभाग्यवंत पुत्र झाले एकदा त्या सर्वांच्या मनात आले की आम्ही म्हातारपण आणि मृत्यू न येणारे आणि निरोगी कसे होऊ असा विचार करीत असताना त्या बुद्धिवंतांना सुचले की क्षीरसागराचे मंथन करून आपण अमृत मिळवावे मंथन करण्याचे ठरवून त्यांनी वासुकीला रवीची दोरी केले मंदर पर्वताला रवी बनवले आणि अशा रीतीने अमर्याद बळाने संपन्न असलेल्या दिति अदिती पुत्राने घुसळायला सुरुवात केली एक हजार वर्षे झाली आणि दोरी केलेल्या सर्पाच्या तोंडातून तीव्र विष बाहेर पडू लागले ती तोंडे दाताने पाषाण कडाकड चावू लागले त्यातून अग्नेप्रमाणे जळणारे हालाहल नावाचे महाविष निघाले त्याने देव असूर मनुष्य यांच्यासह सारे जग जळू लागले मग देव महादेव शंकराचा आश्रय करण्याच्या इच्छेने पशुपती रुद्राकडे गेले आणि रक्षण करा रक्षण करा असे म्हणून त्याची त्यांनी स्तुती केली देव देवेश्वराला देवाने असे म्हटले आणि मग येथेच शंखचक्रधारी हरी प्रकट झाला शूलधारी रुद्राला तो हरी स्मित म्हणाला देव मंथन करीत असताना जे पहिल्या प्रथमच निघाले ते हे सूरश्रेष्ठा तुझेच आहे कारण तू सुरांचा पुढारी अगर मान करी तू असल्यामुळे प्रभो हे विष तू घे असे बोलून तो सूर्यश्रेष्ठ तेथल्या तेथे गुप्त झाला देवाना भय उत्पन्न झालेले पाहून आणि विष्णूचे म्हणजे ऐकून त्याने ते, ते घोर विष हालाहल अमृताप्रमाणे ग्रहण केले आणि देवाचा निरोप घेऊन तो भगवान शंकर निघून गेला मग रामा ते देव आणि असुर सगळे पुन्हा घुसळू लागले आणि घुसळता घुसळता तो रविबंदीला श्रेष्ठ पर्वत खाली पाताळात शिरला मग गंधर्वासह देवाने मधुसूदन विष्णूची स्तुती केली तूच सर्व भूतांचा विशेषतः आम्हा स्वर्गस्थ देवांचा शेवटचा आधार महाबाहो आमचे पालन कर हा पर्वत उचलून धर हे ऐकून ऋषिकेशाने कासवाचे रूप घेतले आणि पर्वताला पाठीवर घेऊन तो हरी समुद्रात पडून राहिला मात्र त्या लोकात्मा केशवाने आपल्या हाताने पर्वताचे खालचे टोक धरून ठेवले आणि देवांच्या मध्ये राहून तो घुसळी लागला पुढे एक हजार वर्षांनी आयुर्वेद मूर्ती असा एक अत्यंत धर्मात्मा पुरुष हाती दंड आणि कमंडलो घेऊन बाहेर निघाला त्याचे नाव धन्वंतरी त्याचप्रमाणे सुख सुस्वरूप अप्सरा निघाल्या अप म्हणजे पाणी त्यात मंथन केल्यामुळे त्या पाण्यातून श्रेष्ठ स्त्रिया ब निघाल्या म्हणून त्या अप्सरा झाल्या अशा सुंदर क्रांतीच्या साठ कोटी अप्सरा होत्या आणि त्यांच्या सेविका तर असंख्यच होत्या त्यांचा स्वीकार देव आणि दानव यापैकी के, कोणीही केला नाही त्यामुळे त्या, त्या कोणाच्या त्या अशा कोणाच्या अशा न रहता सर्वसामान्य मानल्या गेल्या त्यानंतर वरुणाची कन्या वारुणी त्यातून बाहेर पडली आणि कोणी आपला स्वीकार करीत आहे का ते शोधू लागले त्या वारुणीच्या दीतीच्या पुत्राने स्वी वारुणीचा दितीच्या पुत्रांनी दिती स्वीकार केला नाही पण त्या अदितीच्या पुत्रांनी तिला न निंदता तिचा स्वीकार केला त्यावरून दिदीचे पुत्र ते असूर म्हटले गेले आणि आदितीचे सूर म्हटले गेले ते सूर वारुणीचा स्वीकार करून हर्षोत्फुल झाले मग रामा श्रेष्ठसा घोडा उच्चश्रवा आणि कौतुभ रत्न तसे उत्कृष्ट अमृत निघाले त्या अमृताकरता रामा फार मोठा कुलक्षय झाला आदितीचे पुत्र दिदींच्या पुत्राशी लढले सर्व असुराने राक्षसांची मित्रता केली आणि त्रैलोक्याला के मूर्छ आणेल असे महाघोर युद्ध झाले जेव्हा सर्व काही क्ष क्षयाला गेले तेव्हा महाबलवान विष्णूने मोह पडणारी माया पसरून त्या अमृत पळवून नेले ज्याने त्या अक्षरपुरुषोत्तम विष्णूला विरोध केला त्यांना महाप्रतापी विष्णूने युद्धात चूर्ण केले त्या दितीपुत्र आणि अदितीपुत्रांच्या घोर महायुद्धात अदितीच्या पुत्राने दितीच्या पुत्रांचा संहार केला दितीपुत्रांना मारल्यानंतर पुरंदराला म्हणजे इंद्राला राज्य मिळाले त्याने आनंदाने ऋषी समाज आणि चारण यासह सर्व लोकांवर राज्य केले बालकांडाचा जा पंचेचाळीसावा सर्ग समाप्त